पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील भाग दुसरा एक त्यांची करुणा महाकरुणिकता एकदा एक तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते तेव्हा काही भिक्खणी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात दोन या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या तीन जो परमार्थ विषयात कुशल आहे जो शांतिपदाची आकांक्षा करीत आहे त्याने असे वागले पाहिजे तो समर्थ न्यायी सुवश तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे चार तो संतुष्ट असला पाहिजे त्याच्या गरजा अधिक असू नये त्याची कर्तव्ये कमी त्याची जीवनवृत्ती साधी असावी तो इंद्रिय निग्रही व विवेकी असला पाहिजे उद्दट असता कामा नये त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये पाच शून्य जन ठेवतील अशा शुल्लक गोष्टीचा नात त्याने धरू नये सर्वांचे मंगल हो सर्वांचे कुशल हो सर्वांची हृदय निरामय होत अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे सहा कसेही प्राणी, वा प्राणी मात्र असोत सबल किंवा दुर्बल उंच सुदृढ किंवा मध्यम बुटके मोठे किंवा लहान सात दृष्ट किंवा अदृष्ट दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी जात किंवा अजात सर्व प्राणी मात्र सुखी होत आठ कुणी कुणास फसवू नये कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वा वाईट भावनेने कुणाचेच अनिष्ट चिंतू नाही 9. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकम पत्याला जशी जपते तशी त्याने सर्व प्राणीमात्राबद्दल भावना बाळगली पाहिजे दहा त्यांच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली आसमंतात अनिर्बंधपणे द्वेषविरहित प्रस्तुत झाल्या पाहिजेत अकरा तो उवा असो बसलेला असो चालता असो निजलेला असो जोपर्यंत तो जागा असल तोपर्यंत त्याने असे जागरुक राहिले पाहिजे हे सर्वानुमते उच्च जीवन आहे 12. मोहात न पडणारा सद्गुणी ज्ञानी इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे हो त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्ववास येत नाही 13. सारा उंश भगवान बुद्धांनी त्यास उपदेश केला आपल्या शत्रूवरही प्रेम करा दोन दुःखितांचे दुःखहरण दुःखांचा उपशमनकता एक विशाखेचे सांत्वन एक विशाखा ही एक उपासिका होती बिक्कूंना भिक्षा देणे हा तिचा प्रगात होता 2. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले 3. विशाखेचा शोक अनावर झाला चार तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धांपाशी गेली आणि शाश्रू नायनांनी एका बाजूत जाऊन बसली पाच तथागतांनी विचारले विशाखे दुःखी शोकमग्न आणि अश्रुसिंचन करीत तू अशी बसलीस याचे कारण काय सहा तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण सात विशाखे श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील आठ भगवान लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत नऊ या सर्व तुझ्या नातेसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय दहा भगवान खात्रीने करीन अकरा आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींची रिझर होत असेल बारा भगवान पुष्कळ तेरा मग कुणासाठी तरी शोक केल्यापासून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही चौदा भगवान खरे आहे पंधरा तर काय दिवस रात्र रडत तू तु तुझे जीवन कठर सोळा भगवान आपण ठीक सांगितले समजले मला सतरा तर मग आता शोक पुरे 2. किसा गौतमीचे सांत्वन 1. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीचा एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता दोन विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला तीन तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदेश होऊन तो, तो मृत्यू पावला चार आपला पुत्र मृत्यू पावला यावर तिचा विश्वासच बसेना कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता 5. सर्पद जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही 6. म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेळ लागले असावे सात अखेरीस एका वृद्ध गृहस्थानी तिला सुचविले की स्रावस्थेत राहत श्रमण गौतमाकडे तिने जावे 8. म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषध तिने मागितले नऊ तथागताने तिची हकीकत आणि विलाप ऐकला दहा तथागतानी तिला सांगितले तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊ नये तिने मी तुझा पुत्र जिवंत करीन अकरा तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाचे कलेवर घेऊन ती नगरात गेली बारा पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता तेरा एका ग्रोस्तांनी तिला सांगितले जिवंत एक ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत चौदा ती तथागतांकडे निराश होऊन टिकाम्या हाताने परत आली पंधरा तेव्हा तथागतांनी तिला विचारले की मृत्यू हा सर्वांच्या रशिबी असतोच हे तुला समजले की नाही तिच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा सोळा तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले ते करताना ती म्हणाली सर्व नश्वर आहे हा सृष्टीनियम आहे तीन रुग्णांबद्दल चिंता एकदा एक भिक्कू अतिसराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता दोन स्थावीर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्कूच्या निवासस्थानी आले तीन आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्कूला तथागतांनी पाहिले ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले भिक्कू तुला काय होते आहे 4. भगवान मी अतिसाराने आजारी आहे 5. तुझी सेवा करण्यास कोण आहे काय 6. भगवान कोणी नाही 7. भिक्कू तुझी कोणी दुसरे भिक्ख सेवा करीत नाहीत असे का 8. भगवान मी कुणाचे उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी परवा करीत नाहीत नऊ मग तथागत आनंदाला म्हणाले आनंदा जा आणि पाणी घेऊन ये या भिकूला मी स्वच्छ करतो दहा होय महाशय आनंद म्हणाला त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिकूचा देह स्वच्छ केला नंतर तथागतानी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिशाने ठेवले अकरा नंतर तथागताने सर्व भिक्ख गणाला पाचारण केले व ते म्हणाले बारा अमुक एका निवासात कोणी भिक्ख आजारी आहे काय तेरा होय भगवान चौदा तो कशामुळे आजारी आहे पंधरा भगवान त्या भिकूला अतिसार झाला आहे सोळा भिक्खू वर्ग हो त्याची कुणी सेवा करीत आहे का सतरा नाही भगवान अठरा का नाही त्याची सेवा का करीत नाही एकोणीस तो भिक्खू कुणाचे उपयोगी पडत नाही म्हणून भिक्कू त्यांची सेवा करीत नाही वीस भिक्कू हो तुमची काळजी वाहण्यास तुमचे मातापिता नाही तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरे कोण करणार भिक्कू हो जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी एकवीस त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बना होईपर्यंत प्रतीक्षा करावी जर आचार्य अथवा सहनिवासी बिकू असेल अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याचे काळजी घ्यावी बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी जर कुणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा दोन एकदा एक भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासमध्ये राहत होते दोन त्यावेळी स्तवीर वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त अशा एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता तीन स्थवीर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलाविली व तो म्हणाला मित्र हो तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा भिक्कू वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे आणि असेही सांगा वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या चार भगवानांनी मौनाने संमती दर्शवली नंतर वसरे लिहून भिक्षापात्र चिवर्स स्थवीर वक्किलीला पाहण्यासाठी तथागत गेले पाच स्थवीर वक्कली तथागतांना येताना पाहून आपल्या बिछण्यावर सावरोम बसला सहा तेव्हा तथागत स्थवीर वक्कलीला म्हणाले वक्कली, वक्कली उठू नकोस या इथल्या आसनावर मी बसतो त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व स्थावीर वक्कलीला म्हणाले सात वक्कली मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस तू धीराने दिवस आहेस तुझी पिढा न वाढता कमी होत आहे ना ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची आठ नाही भगवान मला आता सहन होत नाही मला धीरही उरला नाही तीव्र कळानी मेहरान झालो आहे त्या कमी होत नाहीत त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत उलट वाढण्याची दिसतात 9. तुझा मनात संदे काही संदेह आहे वक्कली काही दुःख 10. भगवान माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही 11. वक्कली तुझा शिलाबाबत काही दोषाळ आहे काय बारा भगवान नाही माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही तेरा वक्कली असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे चौदा भगवान आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते पंधरा वक्कली या माझ्या घाणड्या देहात पाहण्यासारखे काय आहे जो धम्माला पाहतो तो मला पाहतो वक्कली जो मला पाहतो तो धम्माला पाहतो धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते तीन एक असे मला समजले की एकदा भगवान बुद्ध बग्गी देशातील मुगवनात भेसुकला वाटेकेत मकर समाश्रयावर राहत होते तेव्हा गृहपती नकुलपिता तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला दोन बसल्यानंतर नकुलपिता तथागतानं म्हणाला भगवान मी एक जरा जर्जर वयोवृद्ध गृहस्थ आहे माझे वय होत आले आहे मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन करते भगवान आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे दोन शब्द जर मला सांगितलेत तर दीर्घकालापर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होतील तीन गृहपती तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे हे खरे आहे असा देह धारण करून वावरणाऱ्या क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे गृहपती यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही गृहपती असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे 4. गृहपती नकुल पितानी तथागतांचा तथा तथा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागताना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघून गेला चार एकदा एक तथागत शाक्यांच्या कपिल वस्तूमधील अंजिरोद्यानात राहत होते दोन त्यावेळी पुष्कचे भिक्कू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते त्यांना असे वाटत होते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कसे भिक्कू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत त्यांना असे वाटते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला चार मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्कू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहे त्यांना असे वाटते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील पण भगवान समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्यांचे कशाप्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकलेले नाही पाच महानाम समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्ण पीडित व दुःखी सहकार्यांचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी चार सुखदायक आश्वासनांचा अवलंब केला पाहिजे बंधू धर्म आणि संघ यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळक तसेस मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित्व, व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख सहा महानाम एका समजूदार गृहस्थानी दुसऱ्या रुग्ण पीडित व दुःखी गृहस्थाला या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे सात जर तो रुग्ण आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल व त्याला म्हणावे हे सद्गृहस्था तो आपल्या मातापितांच्या दर्शनासाठी व्याकुळ अस किंवा नस तुझे मरण समीप आहे तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल आठ आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्यांच्या लोभांचा आता त्याग केला आहे तर त्या दुसऱ्या ग्रस्थाने म्हणावे पण अजून तुझा मुलाबाळांचा लोभ शिल्लक आहे काही झाले तर तू मरणार मग हा मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरे होईल नऊ अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या पाच प्रकाराबाबत सांगावे समज जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे तर दुसऱ्याने म्हणावे इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकाच्या सुखाकडे वळव दहा आणि जर तो रुग्ण म्हणाला माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे तर दुसऱ्याने म्हणावे तुझे चित्त ब्रम्हलोकावर स्थिर कर आणि जर तो म्हणाला तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे अकरा प्रियमित्रा ब्रम्हलोकसुद्धा अनित्य अस्थिर व महत्वपूर्ण आहे म्हणून तुझे चित्त ब्रम्हलोकापलीकडे उच्च करून स्वत्वाची विरक्ती साधण्यावर केंद्रीत कर बारा आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना स्वत्वाचा त्याग रूप आणणारा हा सद्गृह असतो आणि आसवापासून ज्याने आपली चित्त विरक्त केली आहे तो श्रावक यात काहीच फरक नाही चार असहिष्णूंच्या बाबतीत त्यांची उदारता एकदा एक भगवान बुद्ध आलवक यक्षाच्या राज्यात आलवी नगरीत राहत होते तेव्हा आलवक तथागतांकडे आला व म्हणाला श्रमन चलता हो दोन मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत तिथून निघाले तीन तेव्हा यक्ष बोलला श्रमन आते, ते चार तथागत आत आले व म्हणाले मित्रा ठीक आहे पाच पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला श्रमन चालता हो सहा मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत बाहेर गेले सात पुन्हा यक्ष त्यांना दे म्हणाला श्रमन आ ते तथागत आत येता म्हणाले मित्रा ठीक आहे नऊ पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाले मित्रा ठीक आहे 10. तथागत जाता जाता म्हणाले मित्रा ठीक आहे अकरा श्रमण आत ए पुन्हा यश म्हणाला बारा तथागत आत येता येता म्हणाले मित्रा ठीक आहे infinitely... तेरा पुन्हा चौथ्यांदा यक्ष दे त्यावर तथागत म्हणाले मित्रा मी मुळीच जाणार नाही तुला काय वाटेल ते कर पंधरा यक्ष रागवून म्हणाला श्रमन मी एक प्रश्न विचारतो तू जर माझ्या प्रश्नाची उत्तर दिली नाहीस तर तुला मी वेडा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकीन किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईन सोळा मित्रा या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीपलीकडे फेकू शकेल असा कुणी असलेला दिसत नाही तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार सतरा तेव्हा आलवक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले अठरा या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते एकोणीस तथागतांनी उत्तर दिले श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते सत्याची चव हो ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे वीस आलोक आणि मग विचारले मानवाला पूर पुनर्जन्म कसा ओलांडता येतो मानव भवसागर कसा ओलांडतो मानव दुःख कसे जिंकू शकतो एकवीस तथागतांनी उत्तर दिले मानव श्रद्धेच्याद्वारे पूर पार करू शकतो मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो मानव प्रयत्नाने दुखावर विजय मिळू हो शकतो मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो बावीस आलवक यक्षाने विचारले मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते मानवाला धन कसे प्राप्त होते मानवाला कीर्ती कशी लाभते मानवाला मित्रप्राप्ती कशी होते इह लोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही तेवीस तथागतांनी उत्तर दिले निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अर्ह तसेच धर्म यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते चोवीस जो उचित तेच करतो जो दृढनिश्चय असतो जो जागृत असतो त्यालाच धनप्राप्त होते जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होता पंचवीस ज्या श्रद्धावान उपासकापाशी सत्य सदाचार सहनशीलता आणि अवदार्य असते त्याला मृत्यूनंतर पाश्चाताप होत नाही सव्वीस इकडे येणाऱ्या दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत त्यांनाही विचार की सत्य संयम दानशीलता आणि सहनशीलता यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय सत्तावीस आलवक यक्ष म्हणाला आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवे आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली अठ्ठावीस खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आलवीला आले आज मला समजले की कुणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते एकोणतीस आस आजपासून तथागत व त्यांच्या धम्माला वंदन करून एका गावाहून दुसऱ्या गावाला एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईन 5. समता आणि समान व्यवहाराचे समर्थन एक तथागतांनी भिक्क संघासाठी जितके नियम तयार केले होते त्यांचा त्यांनी स्वकुशिने स्वीकार केला होता व तो आपणालाही बंधनकारक असल्याचे मांडले होते दोन आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियमपालनाबाबत आपण सहजी सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्ती हक्काने उपभोगिया हो नाहीत तीन भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्न करतात हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्याचे पालनही केले चार भिक्खूची काही खासगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही सर्व भिक्खूंप्रमाणे तथागताने स्वीकृत केला व त्याचे पालनही केले पाच भिक्खूपाशी फक्त तीनच चिवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्कूंप्रमाणे तथागताने स्वीकृत केला व त्याचे पालनही केले सहा एकदा भगवान बुद्ध शात्य देशात कपिल वस्तूमधील वटवाटिकेत राहत होते त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्रदोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली सात तथागतांनी तिला सांगितले प्रजापती ती संघाला अर्पण कर आठ तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले 9. नंतर आनंदाने आग्रह केला भगवान गौतमीने आणलेल्या वस्त्रांचा आपण स्वीकार करावा आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माताहून आपली फार सेवा केली होती पण वस्त्रे संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही दहा प्रारंभी भिक्कू संघाचा असा नियम होता की भिक्कूंची वस्त्रे उकीरड्यावर पडलेल्या चिंद्यातून तयार करण्यात यावीत धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता आकरा एकदा जीवकाने नव्या कापडाचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला जेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला तेव्हा तथागतांनी मूळ नियमात बदल केला आणि बिकूननाही ती सवलत जाहीर केली